वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग पाचवा पूर्वकाली थेट प्रजापतीपासून ही सारी पृथ्वी पूर्णपणे ज्या जयशारी राजांची होती ज्यांच्यामध्ये सगरनावाचा असा राजा झाला की ज्याने सागर खणून काढला आणि जो स्वारी करायला निघाला की त्याच्या सभोतरीत साठ पुत्रांचा घोका असे अशा त्या ईश्वाकुवंशील महात्मा राजांच्या वंशात हे रामायण नावाचे प्रसिद्ध महान आथ्यान उत्पन्न झाले ते धर्माने काम या पुरुषार्थाने युक्त असलेल्या सगळ्या आख्यान आम्ही दोघे अगदी पहिल्यापासून कथन करणार आहोत ऐकावे शरीव नदीच्या तीरी कोश नावाचा विपुल धनधान्य असलेला आणि भरभराटीस आलेला असा एक महान सुखी देश होता त्याची राजधानी अयोध्या नगरी जगप्रसिद्ध होती ती मानवरास मनूने स्वतः निर्माण केलेली होती ती महापुरी बारा योजने रुंद पसरलेली होती श्रीमान अशा त्या नगरीत मोठमोठे शृंगार नित्य पाणी मारले जात असे उमरलेली फुले पसरलेली असत त्या महान राष्ट्राचे संवर्धन करीत राजा दशरथ स्वर्गात जसा इंद्र त्याप्रमाणे तेथे वास करीत होता तिच्या वेशीवर तोरणे लावलेली होती आणि नगरात योग्यते त्या अंतरावर बाजार ठेवलेले होते सर्व यंत्रणे व्यवस्था होती आणि सर्व प्रकारचे कारागीर त्या नगरीत राहत होते आणि वंशावली बोलणारी मागज यांची तेथे गर्दी होती अतुल प्रभेने शोभणाऱ्या त्या नगरीच्या उंच उंच मनोऱ्यावर ध्वजा फडकत होता आणि प्राकारांवर शतघ्नी नावाची शस्त्रे फेकणारी शेकडो यंत्रे लागलेली होती त्या नगरीत स्त्री नटांच्या नाट्यमंडळ्या मोठ्या संख्येने होते, सर्वत्र उद्याने आंब्राया आणि साल वृक्षांच्या रांगा होत्या तिच्या होती खोल आणि ओलांडायला कठीण असे खंदक होते परक्याना प्रवेश करण्याला आणि जिंकण्याला अत्यंत कठीण अशी ती नगरी घोडे हत्ती गायी बैल उंट गाढवे यांनी भरलेली होती खंडणी देणाऱ्या मांडलिक राजांची मोठी वस्ती तेथे होती तसेच नाना देशातून आलेल्या वणिकजनांनी ती नगरी शोभली होती रत्नाने चित्रविचित्र रीतीने मन पर्वतासारखे उंच प्रासादेशा क्रीडागृहांची तेथे भरपूर संख्या होती इंद्राच्या अमरावती नगरीसारखी ती नगरी होती पटाप्रमाणे आखणे केलेल्या त्या नगरीत स्त्री पुरुषांचे संमिश्र समुदाय होते जिकडे तिकडे रत्ने विखोरलेली ती नगरी अनेक मजली गृहाने शोभायमान दिसत होती दाटी घरे असल्यामुळे मध्ये शिरकायला जागा नव्हती समतल भूमीवरती वसली होती काळ्या साडीचा तांदूळ तिथे भरपूर होता तसेच तिथे पाणी उसाच्या रसाप्रमाणे गोड होते पृथ्वीतला पण यांनी ती सर्वोत्तम सर्वात जास्त निनादित होती हो तपाने सिद्धांना स्वर्गात मिळत असलेल्या विमानाप्रमाणे त्या नगरीतील घरे चांगल्या रीतीने सुसज्जित केलेली होती उत्तमोत्तम पुरुष या नगरीत नांदत होते त्या नगरीत एकट्या पडलेल्या अनाथाला केवळ आवाजाच्या अनुरुधाने मारता येईल अशा किंवा पळून जाणाऱ्या अशा कोणालाही बाणाने न मारणारे असे कौशल्य असणारे जाणकार आणि मत्त होऊन वनात गर्जना करीत फिरणाऱ्या सिंह वाघ रानडुकरे यांना धारदार शस्त्राने किंवा नुसत्या बाहुबलाने देखील मारणारे महारथी वीर हजारोने आपल्या पुरी राजा दशरथाने वसवले होते अहिताने ठेवणाऱ्या तसेच नाना गुण असणाऱ्या वेद वेदांग पारंगत अशा उत्तम द्विजाने सत्यरत महात्म्याने व महर्षींची योग्यता असलेल्या विशिष्ट गुणवत्तेच्या ऋषीने युक्त अशी नगरी राजा दशरथाने वसवली होती बालकांडाचा पाचवा सर्ग समाप्त